वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्गा एकवीस हवा शूरपणखा पुन्हा क्रोधाने येऊन पडलेली पाहून तो खरं अनर्थाच्या हेतुने आलेल्या तिला स्पष्ट शब्दात म्हणाला आताच मी इथून भक्षक शूर राक्षस तुझे प्रिय करावे म्हणून सांगून पाठवले ना मग पुन्हा का रडतेस ते राक्षस माझे भक्त माझ्या प्रेम करणारे नित्य मला ते पाहणारे कोणी मारले तरी मारले जाणार नाही किंवा माझे सांगितले न ऐकणारे असेही ते नाही मग तू अशी अरे बाबा असे ओरडत सर्पासारखी भूमीवर वळवळत पडलीयस याचे कारण काय ते मला ऐकायचे मी तुझा त्राता जिवंत असताना अनाथासारखी का विलाप करतेस उठ उठ अशी व्याकुळ होऊ नकोस ही व्याकुळता टाकून दे कोणीजीच्या अंगाला हात लावू शकणार नाही अशा शुरपणखेचे खराने असे सांत्वन केले तेव्हा आपले अश्रुंनी भरलेले डोळे पुसून ती भ्रात्या खराला म्हणाली मी तिकडून कान नाक छाटलेली अशी रक्तबंबाळ होऊन आले आणि तू माझे सांत्वन केलीस माझी इच्छा पूरी करण्याकरता तू चौदा शूर राक्षसांना त्या भयंकर रामाला मारण्याकरता पाठवलीस ते रागाने भाले पट्टे हाती घेऊन गेले होते पण रामाने मर्माचा भेद करणाऱ्या बाणाने त्या सर्वांना युद्धात मारून टाकले अत्यंत वेगाने चाल करून जाणाऱ्या त्या राक्षसानं क्षणात भूमीवर पडलेलं पाहून आणि रामाचे ते विलक्षण कर्म पाहून माझ्या मनात अतिशय भय उत्पन्न झाले राक्षसा मी अशी घाबरून गलबलून विषण्ण होऊन पुन्हा तुझ्या आसऱ्याला आले मला सगळीकडून भय दिसत आहे विषादाच्या सुसरी असलेल्या भयाचा लाटा ज्याच्यात उठत आहेत अशा भरलेल्या शोकसागरात बुडत असलेला मला तू का वाचवीत नाहीस जेह मांसभक्षक राक्षस माझ्या पावलावर पाऊल ठेवून आले त्यांना रामाने धारदार बाणांनी भूमीवर मारून टाकले माझे माझ्याविषयी आणि त्या राक्षसांच्या विषयी जर तुझ्या मनात काही सहानुभूती असेल रामाशी लढण्याची राक्षसा तुझ्यात शक्ती असेल किंवा हिम्मत असेल तर दंडकारण्यात घर करून राहिलेल्या राक्षसांच्या शत्रूला ठार मार शत्रूला मारणाऱ्या रामाला जर तू आज ठार न करशील तर तुझ्या समोरच मी निर्लजपणे प्राण सोडेन विचार करताना तू महाराणात बलवान असलास तरी रामाच्या पुढे लढण्याकरता उभा राहण्याला समर्थ आहेस असे मला वाटत नाही तू स्वतःला शूर समजतोस पण शूर नाहीस आपण पराक्रमी आहोत असे खोटेच तुला वाटते जनस्थानातून तु लवकरच तू थाल, चालू लाग युद्धात त्याला तू मार नाही तर तू कुलकलं ठरशील राम लक्ष्मण या दोघा मारण्याची तुझी शक्ती नाही तू निसत्व चिमुळभर वीर असणारा एथे कशला महावीरशाली है, महा है। अशा रा रीति ने मोठे पोट सुटले राक्षसी ने खूब आरडाला ती भ्रत्या शोकाने आर्त होली पोट बड़वीत ती पराक दुखा रडू लगे अरण्यकांडाचा एकविसावा सर्ग समाप्त